अल्लाह ने जोसीम मेहरबान दयावान है ग्रंथा च अवतरण जबरदस्त बुद्धिमान अल्लाह कडुन है आम्ही पृथ्वीला आणि आकाशांना आणि त्या सर्व वस्तूंना त्या त्यांच्या दरम्यान आहेत सत्याधिष्ठित आणि एका विशिष्ट मुदतीच्या निश्चितीसह निर्माण केला आहे परंतु हे काफीर लोक त्या वस्तुस्थितीपासून तोंड फिरून आहेत ज्यापासून यांना सावध केलं गेला आहे قل ما تدعون من دُونِ اللَّهِ مَادَا خَلَقُوا من من من دون خلقوا الارض ام لهم شِرْكٌ في السماوات بكتاب من قبل هذا او أثارت من علم ان كنتم हे hey, पैगंबर सल्ले सल्लम यांना सांगा कधी तुम्ही डोळे उघडून पाहिलं तरी कि त्या व्यक्ती आहेत तरी कोण कि अल्ला सोडून ज्यांचा धावा तुम्ही करता जरा मला दाखवा तर खरं कि जमिनीत त्यांनी काय निर्माण केला आहे अथवा आकाशांच्या निर्मिती आणि नियोजनांमध्ये त्यांचा काही वाटा आहे याच्यापूर्वी आलेला एखादा ग्रंथ अथवा ज्ञानाचे एखाद्या अवशेष या श्रद्धेच्या पुराव्या दाखल तुमच्याजवळ असल्यास तेच घेऊन या आस जर तुम्ही खरे असाल परत त्या माणसापेक्षा अधिक बहकलेला माणूस इतर कोण असेल जो अल्ला सोडून त्यांना पुकारतो जे कायामत पर्यंत त्याला उत्तर देऊ शकत नाहीत किंबवना यापासून ही अनभिज्ञ आहेत की पुकारणारे त्यांना पुकारत आहेत आणि जेव्हा सर्व माणसं एकत्र केली जातील त्यावेळी ते आपण पुकारणाऱ्यांचे शत्रू आणि त्यांच्या उपासनेचा ते इन्कार करणारे असतील या लोकांना जेव्हा आमच्या स्पष्ट आहे ती ऐकवल्या जातात आणि सत्य यांच्या येतं वहे काफिर लोक की ही तर है उल फला ली मिन आलम फी, कफा साहे की हे है तर तुम्हे मल्ला पकड़ी जरा सुधा वातू ज्या गोष्टी तुम्ही रचता अल्ला त्या चांगल्या प्रकारे जाणतो माझ्या आणि तुमच्या दरम्यान तोच साक्ष देण्यास पुरेसा आहे आणि तो अत्यंत समाजशील आणि परम कृपाळू आहे यांना सांगा मी कोणी निराळा प्रेषित नाही मला माहीत नाही की उद्या तुमच्याशी काय घडेल आणि माझ्याशी काय मी के त्या दिव्य बोधाचं अनुसरण करतो जे माझ्याकडे पाठवलं जात आणि मी स्पष्टपणे सावध करणाऱ्या काही नाही दशेव कौमि हे पैगंबर सल्ला वसलम यांना सांगा कधी तुम्ही विचार तरी केला जर ही वाणी अल्लाकडूनच असली आणि तुम्ही तिचा इन्कार करून बसला तर तुमचा शेवट कसा होईल आणि यासारख्या एका वाणीची तर बनी इस्रायलपैकी एका साक्षीदारानं साक्षसुद्धा दिलेली आहे त्यानं इमान आणलं आणि तुम्ही आपल्या गर्वात गुरफटून राहिलात अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो ज्या लोकांनी मान्य करण्यास नकार दिलेला आहे ते इमान आणणाऱ्या संबंधी म्हणतात जर या ग्रंथास मांडणं काही चांगलं काम असतं तर हे लोक आमच्यावर मात करू शकले नसते ज्या अर्थी यांनी त्यापासून मार्गदर्शन प्राप्त केलं नाही त्याथी हे आता अवश्य सांगतील ग्रंथ मार्गदर्शक कृपा आंथी सत्यता प्रमाणित करना अरबी भाषे आला है जेनेकर जालिमान तंबी ही दी सन्मार्ग स्वीकार खुशखबर दी निश्चितच ज्यांनी सांगितलं की अल्लाह आमचा रब आहे मग त्यावर दुड राहिले त्यांच्यासाठी कोणतही भय नाही आणि ते दुःखीही होणार नाहीत असले लोक जन्नत मध्ये जाणारे आहेत जिथे ते सदैव राहतील أبلكا كُتَّب بَدل جَت جَغات كَر تَهَلَه اَهت وَصَيْن الْإِنْسَانَ بِوَالِدَيْهِ إِحْسَانًا حَمَلَتْ أُمُّهُ كُرْهًا وَوَضَعَتْهُ كُرْهًا وَحَمْلُهُ وَفِصَالُهُ ثَلَاثُونَ شَهْرًا حَتَّى إِذَا بَلَغَ أَشُدَّهُ وَبَلَغَ أَرْبَعِينَ سَنَةً قَالَ رَبِّ أَوْزِعْنِي أَنْ أَشْكُرَ نِعْمَتَكَ الَّتِي أَنْعَمْتَ عَلَيَّ قال ربي اوزعني ان اشكر نعمتك التي انعمت علي وعلى والدي وان اعمل صالحا ترضاه واصلح لي في ذريتي اني تبت اليك وانني من المسلمين आम्ही मनुष्याला आदेश दिला की त्याने आपल्या आईवडिलांशी सदव्यवहार करावा त्याच्या आईने कष्ट सोसून त्याला पोटात घालाला आणि कष्ट सहन करूनला त्याला फसवलं आणि त्याचा गर्भ आणि त्याचं दूध सोडवण्यात तीन महिने लागले येत पावेतो की तो जेव्हा आपल्या पूर्ण शक्तीला पोहोचला आणि चाळीस वर्षाचा झाला तेव्हा तो म्हणाला हे माझ्या पालन करत्या मला सद्बुद्धी दे की मी तुझ्या त्या कृतज्ञता दर्शवावी ज्या तू मला आणि माझ्या आईवडिलांना प्रदान केल्या आणि असं सत्कृत्य करावं ज्यानं तू प्रसन्न व्हावं आणि माझ्या संततीला सुद्धा सदाचारी बनवून मला सुख दे मी तुझ्या हुजूरात पश्चाता व्यक्त करतो आज्ञाधारक मुस्लिम दासांपकी है अशा प्रकार उत्तम कृत्या स्वीकार करो और वाइट गोष्टीक दुर्लक्ष करतो। करो जन्नति लोक सामिल होतील। तखऱ्या वचनानुसार जे त्यांना दिलं जातयला आहे वल्लिजी काला लिवलिहि अफ लकुमा अतादानी अन अखरज वकदखलत अलकुरून मिन कबली वकदखलत अलकुरून मिन कबली वहुमा यस्तगिथानी लाह वेलाका आम इन वअद अल्लाह हक्क फयकुलु मा हादा इल्ला अतातिर अल अवलिन हानी ज्या माणसाने आपल्या आईवडिलांना सांगितलं हाय त्रस्त करून टाकलं तुम्ही काय तुम्ही मला असली भीती दाखवता की मी मेल्यानंतर ठरग्यातून काढला जाईल वास्तविकत माझ्यापूर्वी पुष्कर्ष पिढ्या होऊन गेल्या आहेत त्यांच्यापैकी तर कोणी उठून आला नाही आई आणि वडील अल्लाचा दावा करत सांगतात अरे वाग्या मान्य कर अल्लाचं वचन सत्य आहे परंतु तो म्हणतो या सर्व पुरातनकालीन जुनाट कथा होत फी जिन्न इन्न हुम हे लोक आहेत ज्यांच्यावर प्रकोपाचा निर्णय लागू झालेला आहे यांच्यापूर्वी चिंग आणि माणसांची जी टोळकी अशा चालीची होऊन गेली आहेत त्यांच्यात हे सुद्धा जाऊन सामील होतील निसंशय हे तोट्यात राहणारे लोक होत दोन्ही गटांपैकी प्रत्येकाचे दर्जे त्यांच्या कृत्यानुसार आहेत जेणेकरून अल्लाने त्यांच्या कर्माचा पुरेपूर बदला त्यांना द्यावा त्यांच्यावर जुलूम कदापि केला जाणार नाही मग जेव्हा हे कापीर अग्निपुढे आणून उभे चले जातील तेव्हा त्यांना सांगितलं जाईल तुम्ही आपल्या वाट्याची सगळी ऐश्वर जगातील आपल्या जीवनातच संपून टाकले आहेत आणि त्यांचा आनंद उपभोगला आता जे कर्म तुम्ही पृथ्वी तलावर कोणत्याही अधिकार करत राहिला आणि ज्या वैद्या तुम्ही केल्या त्या आज तुम्हाला अपमानास्पद यातना दिली जाईल सर आजचा भाऊ हुद अलेची कथा ऐकवा तेव्हा की त्यानं अहकाला सावध केलं होतं आणि अशा प्रकारे सावध करणारे त्याच्या अगोदर सुद्धा होऊन गेले होते आणि त्यांच्या नंतर येत राहिले की अल्लाच्या व्यतिरिक्त कोणाचीही बंदगी करू नका मला तुमच्या संबंधी एका मोठ्या भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे काय तू यासाठी आला आहेस की आम्हाला भकवून आमच्या देवांशी हितुरी करावी बरं तर घेऊन ये आपला तो प्रकोप ज्याचा भय तू आम्हाला दाखवतोयस जर खरोखर तू सच्चा आहेसुम त्यानं सांगितलं याच ज्ञान तर अल्ला आहे मी केवळ तो संदेश तुम्हापर्यंत पोहचवीत आहे जो देऊन मला पाठवलं गेलं आहे परंतु मी पाहत आहे की तुम्ही लोक अडणीपणा दर्शवत आहात मग जेव्हा त्यांनी त्या ते प्रकोपाला आपल्या खोऱ्यांकडे येताना पाहिलं तेव्हा म्हणू लागले हा ढग जो हमारा तृप्त करील नवे तो हि तीज गोष है जिचा तुम्हें झंझावत है ज्यादा यात्रक प्रकोप चलू आपने प्रत्येक वस्तु नष्ट कर टाकल शेवी शेवटी दशा अच्छी किगेशिवासत अच्छा तर ऐका आम्ही अपराधांना बदला देत असतो वلقد मक्कनाहु फिमा इमकनाकुम फी वजअन्ना लहुम समعا وابसारा वअफिदा फमा अघना अनहुम समहुम वला अबसारहुम वला अफिदाहुम मिन शयइन इल्कान युजहदुना बायती सही वहाकबिम मा कानू बियस्तेहदुउन कनामी तेका हे दिल होत जे तुम्हा लोकांना दिलेलं नाही ते नामी, कान, रुधे, सर्व कारण ते अल्लाच्या ऐकिंचा इन्कार करत होते आणि त्याच गोष्टीच्या फेऱ्यात ते आले ज्यांची ते टिंगल उडत होते तुमच्या सभोत आली प्रदेशातील अनेक वस्त्यांना आम्ही आमच्या आयती पाठवून वरचे वर तर त्यांना समजावलं कदाचित त्यांनी परावृत्त व्हावं मग त्या व्यक्तींनी त्यांना मदत का केली नाही ज्यांना अल्लाहला सोडून त्यांनी अल्लाशी जवळकीच साधन समजून उपास्य बनवलं होतं कि किरवलेोटी श्रद्धांच परिपाक रचल हो आणि तो प्रसंग सुद्धा उल्लेखनीय आहे जेव्हा मी जिनांच्या एका समूहाला तुमच्याकडे घेऊन आलो होतो जेणेकरून त्यांनी कुरान ऐकावं जेव्हा ते त्या जागी पोहचले जेथे तुम्ही कुरान पठण करत होता तेव्हा त्यांनी आपापसात सांगितलं स्तब्ध रहा मग जेव्हा ते पठण पूर्ण झालं तेव्हा ते सावध करणारे बनून आपल्या राष्ट्राकडे परतले त्यांनी जाऊन सांगितलं हे आमच्या जनसमूहाच्या लोकांना आम्ही एका ग्रंथाचं श्रवण केलं आहे जो मुसाल इस्लामच्या नंतर उतरला गेला आहे सत्य प्रमाणित करणार आहे आपल्या अगोदर आलेल्या ग्रंथांचं मार्गदर्शन करत आहे सत्य आणि सरळ मार्गाकडे ह्या आमच्या जनसमूहाच्या लोकांना अल्लाकडे बोलवणाऱ्याच आमंत्रण स्वीकारा आणि त्यावर इमान आणा अल्ला तुमच्या अपराधांना क्षमा करेल आणि तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवेल आणि जो कोणी अल्लाच्या निमंत्रकाचं म्हणणं ऐकत नसावा तो स्वतःही भूतलावर असं सामर्थ्य बाळगत नाही कि अल्ला जेर करावं आणि त्याचे असले समर्थक आणि वालेही नाहीत कि ज्यांनी अल्ला पासून त्याला वाचवावं असले लोक उघड पटभृष्ट पडलेले आहेत काय या लोकांना हे उंगत नाही कि अल्लाह ने पृथ्वी आकाशन निर्माण के निर्माण करताना तो थकला नहीं तो याला समर्थ है कि मृतान जीवंत का नहीं निश्चित समर्थ है, है अग्निमोर जीवन विचार काय हे सत्य नाही ते म्हणतील होय आमचे रथची शपथ हे खरोखर सत्य आहे अल्लाह फरमावील बरोतर आता प्रकोपाचा आस्वाद घ्या आपल्या त्या इनकारापाई जे तुम्ही करत राहिला होता मग हे पैगंबर सल्ल सल्लम संयम राखा ज्याप्रमाणे दृढ निश्चय प्रेक्षितांनी संयम राखला आहे आणि यांच्या बाबतीत घाई करू नका ज्या दिवशी हे लोक त्या गोष्टीला पाहतील त्याचं भय यांना दाखवलं जात आहे तेव्हा या लोकांना असं वाटेल जणू जगात दिवसाच्या एका घटकेपेक्षा अधिक राहिले नव्हते म्हणणं पोहोचवलं गेलं आता काय अवैधकारी लोकांव्यतिरिक्त अन्य कोणी नष्ट होईल अल्लाच्या नावाने तळसी मेहरबान दयावान आहे الذين كفروا وصدوا عن سبيل الله أضل أعمالهم جلو كنني كفر كلا اللح جماركا با سن روكلا اللح نے تنشي کرتے وايا خاتل والذين آمنوا وعملوا الصالحات وآمنوا بما نزل على محمد وهو الحق من ربهم كفر عنهم سيئاتهم كفر عنهم سيئاتهم وأصلح بادهم جلو كنني إيمان آجلا आणि ज्यांनी सत्कृत्य केली आणि ती गोष्ट मान्य केली जी मोहम्मद सल्ला आहे आणि पूर्णतः अल्ला वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर केल्या त्यांची स्थिती सुधारली अशा साठी की कुप्र करना इमान था था जे रफ कड़न आशा तेना अल्लाह लोग योग्यता दाखन दु حتى إذا أثنتموهم فشدوا الوثاق فإما منا بعد وإما فداء حتى تضع الحرب أوزارها ذلك ولو يشاء الله لن تصر منهم ولكن ليبلوا بعضكم ببعض والذين قتلوا في سبيل الله فلن يضل أعمالهم سيهديهم ويصلح بالهم ويدخلهم الجنة عرفها لهم सामना होईल तेव्हा पहिले काम मान तोडणं की जेव्हा तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे काढावं तेव्हा कैद्यांना मजबूत बांधा त्यानंतर तुम्हाला अधिकार आहे उपकार करा अथवा खंडणीचा व्यवहार करा येत पावेतो की युद्धाने आपले शस्त्र खाली ठेवावी हे आहे तुम्ही करायचं काम अल्लाने इच्छिलं तर स्वतःच त्यांच्याशी निपटलं असतं परंतु ही पद्धत त्यानं अशा स्वीकारली आहे जेणेकरून तुम्हा लोकांना एक दुसऱ्या आजमावा आणि कृत्यांना करेल त्यांची स्थिती सुधारेल आणि त्यांना त्या जन्मत मध्ये दाखल करील जिच्याशी त्यानं त्यांना परिचित केला आहे हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे जर तुम्ही अल्ला, अल्ला कराल तर तो तुम्हाला पाय मजबूतीनं भटकवला आहे कारण त्यांनी त्या गोष्टीला नापसंत केलं ज्याला अल्ला उतरवलं आहे म्हणून अल्लानं त्यांची कृत्य वाया घालवली काय ते भूतलावर वावरले नव्हते कि त्यांनी त्या लोकांचा शेवट पाहिला असता जे त्यांच्यापूर्वी हून केले आहेत अल्लाने त्यांचं सर्व काही त्यांच्यावर उलटवलं आणि असलेच परिणाम या काफिरांसाठी नियोजित आहेत हे अशासाठी की इमान आणणाऱ्यांचा वाली आणि सहाय्यक अल्लाह आहे आणि काफिरांचा वाली आणि सहाय्यक कोणीही नाही ان الله يدخل الذين امنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الانهار والذين كفروا يتمتعون وياكلون كما تاكل الانعام والنار مثوى لهم iman anaranna ani satkrute karnaranna allah ta jannatit dakhal karil jancha khali kalve vhatat ani kup prakarne bas jagach kshanabunkur jivanacha anand lotat ahet चतुष्पादाप्रमाणे खातपीत आहेत आणि त्यांचं अखेरच स्थान जहनम आहे पैगंबर सल्ली लावले सल्लम कित्येक वस्त्या अशा होऊन गेल्या आहेत ज्या चा तुमच्या त्या वस्तीपेक्षा फारच बलवान होत्या जिने तुम्हाला काढून टाकला आहे त्यांना आम्ही अशा प्रकारे नष्ट केलं की कोणीच त्यांना वाचवणारा होता, बरं कधी असं होऊ शकतं कि जो आपल्या रब कडून एक स्वच्छ आणि स्पष्ट मार्गदर्शनावर असावा तो त्या लोकांप्रमाणे बनावा त्यांच्यासाठी त्यांचं वाईट कृत्य विलोभनीय बनवलेलं आहे आणि ते आपल्या वाचनेचे अनुयी बनलेले आहेत وانهار من لبن لم يتغير طعمه وانهار من خمر لذة للشاربين وانهار من عسل مصفا ولهم فيها من كل الثمرات وماء وفيره من ربهم كما هو قالد في النار وسخوما حميما فقطع امعاءهم <تصفيق> कि तिच्यात कालव्या वाहत असतील निवळलेल्या पाण्याचे कालवे वाहत असतील अशा दुधाचे ज्याच्या फरक आलेला नसेल कालवे वाहत असतील अशा मद्याचे जे पिणाऱ्यांसाठी स्वादिष्ट असेल कालव्या वाहत असतील स्वच्छ आणि शुद्ध मधाचे त्यात ते त्यांच्यासाठी हरे प्रकारची फळं असतील आणि त्यांच्या रफकडून क्षमादान काय तो मनुष्य ज्याच्या वाट्याला ही जन्नत येणार आहे त्या लोकांसमान होऊ शकतो जे जन्मत मध्ये सदैव राहतील आणि ज्यांना असलं गरम पाणी पाजलं जाईल जे त्यांचे आतडे सुद्धा कापून टाकतील यांच्यापैकी काही लोक असे आहेत जे कान देऊन तुमचं म्हणणं ऐकतात आणि मग जेव्हा तुमच्या जवळून निघतात काय अल्लाहन मुहूर्न टाकलेसना उन्ना मार्गदर्शन प्राप्त अल्लाह जास्त मार्गदर्शन दीस्स्या ईशीता प्रदान करते आता का लोक बस कयाम्चा प्रतीक्षित कि अकस्मत चिन्ह जेव्हा ती प्रत्यक्ष येईल तेव्हा यांच्यासाठी उपदेश स्वीकारण्याची कोणती संधी बाकीवर येईल तर हे पैगंबर सल्ली चांगल्या प्रकारे जाणून असा की अल्लाशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही आणि क्षमायाचना करा आपल्या चुकांसाठी सुद्धा आणि इमानधारक पुरुष आणि स्त्रियांसाठी सुद्धा अल्लाह तुमच्या धावपळी देखील जाणतो आणि तुमच्या ठिकाणाशी सुद्धा परिचित आहे